कंध दुसरा अध्याय सात्वा भगवंताश्या लिलावतरा कथा ब्रमोवाच य्रोद्यतः क्षितलोद्धाय बिभ्र क्रौडि तनुसज्ञमयी मनंत अंतरणव उपागतमादैत्यमतंष्ट्रयाद्रिमु वज्रधरो ददार नमो नारायणाय ब्रह्मदेव म्हणाले प्रलयकालाच्या पाण्यामध्ये बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी अनंत भगवानांनी संपूर्ण यज्ञमय असे वराह शरीर ग्रहण केले पाण्यामध्ये आदिदैत्य हिरण्याक्ष लढण्यासाठी त्यांच्यासमोर आला इंद्राने जसे आपल्या वज्राने पर्वतांचे पंख तोडून टाकले होते तशाच प्रकारे भगवंतानी आपल्या दाढेने हिरण्याक्षाचे तुकडे तुकडे केले पुढे प्रभूंनी रुची नामक प्रजापतीपासून आकृतीच्या ठिकाणी सुयज्ञाच्या रुपाने अवतार घेतला या अवतारात त्यांनी दक्षिणा नावाच्या पत्नीपासून सुयमनावाच्या देवतांना उत्पन्न केले आणि तिन्ही लोकांवर आलेली मोठमोठी संकटे नाहीशी केली यावरून स्वयंभूव मनुने त्यांना हरी हे नाव ठेवले नारदा कर्दम प्रजापतीच्या घरी देवहूतीच्या ठिकाणी नऊ बहिणींसह भगवंतांनी कपिल रुपाने अवतार धारण केला त्यांनी आपल्या मातेला आत्मज्ञानाचा उपदेश केला त्या योगे तिने याच जन्मामध्ये आपल्या हृदयातील संपूर्ण मलत्तीन गुणांच्या आसक्तीचा चिखल धुवून टाकून ती कपिल भगवानांच्या मूळ स्वरूपात विलीन झाली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 नारदा सृष्टीच्या प्रारंभी मी विविध लोकांच्या रचनेची इच्छा धरून तपश्चर्या केली <coughs> माझा त्या अखंड तपाने प्रसन्न होऊन तप अर्थात सन नावानी युक्त होणाऱ्या सनक सनंदन सनातन आणि सनत्कुमार रूपांमध्ये अवतार धारण केला या अवतारात त्यांनी प्रलयामुळे पहिल्या कल्पातील विस्मरण झालेल्या आत्मज्ञानाचा ऋषींना जसाचा तसा उप, उपदेश केला त्यामुळे त्यांनी ताबडतोब आपल्या हृदयात परमतत्वाचा साक्षात्कार करून घेतला धर्माची पत्नी दक्षकन्या मूर्तीपासून ते नरनारायणांच्या रुपात प्रगट झाले त्यांच्या तपस्येचा प्रभाव त्यांच्यासारखाच होता इंद्राने पाठवलेली कामसेना म्हणजेच अफसरा त्यांना पाहताच त्या आत्मस्वरूप भगवंतांच्या तपस्येमध्ये विघ्न आणू शकल्या नाहीत शंकर आदी महानुभाव आपले डोळे वटारूनच कामदेवाला भस्मसात करतात परंतु आपल्याच जाळणाऱ्या असह्य क्रोधाला ते जाळू शकत नाहीत तोच क्रोध नरनारायणांच्या निर्मल हृदयात प्रवेश करण्याअगोदरच थरथर कापतो मग त्या कामाचा त्यांच्या हृदयात प्रवेश कसा होऊ शकेल राजा उत्तानपादाच्या जवळ बसलेल्या ध्रुव बाळाला त्याच्या सावत्राई सुरुची शब्द बाणांनी घायळ केली तेव्हा इतक्या लहान वयातही तपश्चर्या करण्यासाठी तो वनात निघून गेला त्याच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवंतानी ध्रुवाला अढळपत बहाल केली आजही त्या ध्रुवाच्या वर खाली प्रदक्षिणा करीत दिव्य महर्षीगण त्याची स्तुती करतात कुमार्गाला लागलेल्या वेनांचे ऐश्वर आणि शौर्य ब्राह्मणांच्या हुंकारुपी वज्राने जळून भस्म झाली तो नरकात पडू लागला ऋषींनी प्रार्थना केल्यावर भगवंतांनी त्याच्या शरीरमंथनातून पृथ्वीच्या रुपाने अवतार धारण केला आणि त्याची नरकात पडण्यापासून मुक्तता केली अशा प्रकारे पुत्र शब्दाचे सार्थक केले त्याच अवतारात पृथ्वीला गाय बनवून त्यांनी तिच्यापासून जगासाठी सर्व वनस्पती निर्माण केल्या राजा नाभीची पत्नी सुदैवीच्या ठिकाणी भगवंतानी ऋषभदेवाच्या रुपाने जन्म घेतला या अवतारात सर्व आसक्तीपासून निवृत्त होऊन आपली न्रिय आणि मन अत्यंत शांत करून तसंच आपल्या मूळ स्वरुपात स्थिर राहून त्यांनी समदर्शी होऊन स्वतला वेळ्याप्रमाणे भासवून योगाचरण कलि या अवस्थेला महर्षिलोक परमहंस पद किंवा अभूतचर्या असे म्हणतात यानंतर स्वतः त्या यज्ञ पुरुषाने माझ्या यज्ञात सुवर्णासारखी कांती असलेल्या हयग्रीवाच्या रूपाने अवतार घेतला भगवंतांचा हा अवतार वेदमय यज्ञमय आणि सर्वदेवमय त्यांच्याच नाशिकपासून वाहणाऱ्या श्वासातून वेदवाणी प्रकट झाली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 जेव्हा प्रमुख देव आणि दानव अमृताच्या प्राप्तीसाठी सागराचे मंथन करीत होते तेव्हा भगवंतांनी कासवाच्या रूपाने आपल्या पाठीवर मंदार पर्वताला धारण केले त्या त्यावेळी पर्वताच्या फिरण्याने त्याच्या पाठीला सुटलेली खाज नाहीशी झाली त्यामुळे ते काही क्षण निद्रासुख घेऊ शकले <coughs> देवांचे मोठे भय नाहीजे करण्यासाठी त्यांनी नृसिंहांचे रूप धारण केले थरथरणाऱ्या भुवया आणि तीक्ष्ण दाढा यामुळे त्यांचे मुख अतिशय भयानक दिसत होते त्यांना पाहताच हिरण्य कशिपू गदा घेऊन त्यांच्या अंगावर तुटून पडला यावर भगवान नृसिंहानी लांबूनच त्याला पकडून आपल्या मांडीवर घेतले आणि तो धडधडत धडपडत असताही त्या आपल्या नखांनी त्याच पोट फाडले मोठ्या सरोवरात एखाद्या महाबलाढ्यमगरीने गजेंद्राचा पाय पकडला जेव्हा थकून जाऊन तो घाबरला तेव्हा त्याने आपल्या सोंडेने कमल पुष्प घेऊन हे आदिपुरुषा हे समस्त लोकांच्या स्वामी हे पवित्र कीर्ती हे नाम नामश्रवणानेच कल्याण करणाऱ्या भगवंता असा भगवंतांचा धावा केला त्याचा धावा ऐकून अनंत शक्ती भगवान चक्रपाणी गरुडाच्या पाठीवर बसून तेथे आले आणि कृपाळू भगवंतानी सुदर्शन चक्राने त्या मगरीचे तोंड फाडून शरण आलेल्या गजेंद्राची सोंड पकडून त्याची त्या, त्या संकटातून सुटका केली भगवान वामन आदितीच्या पुत्रांपैकी सर्वात लहान होते परंतु गुणांच्या दृष्टीने ते सर्वात श्रेष्ठ होते कारण यज्ञपुरुष भगवंतानी याच अवतारात बलीने दानाचा संकल्प सोडताच सर्व लोक आपल्या पावलांनी व्यापले वामन बटू बनवून त्याने तीन पावलांचा बहाणा करून सारी पृथ्वी तर घेतलीच परंतु त्यातून हेच सिद्ध केले की सन्मार्ग मार्गावरून चालणाऱ्या पुरुषांना त्यांच्या स्थानापासून हटवू शकत नाहीत हे नारदा दैत्यराज बलीने आपल्या अपने चरणतीर्थ घो देवतान राजा होता विशेष नहीं लिया लिया वचना विरुद्ध का तैयार नौता एवडेज का भगवंता से तीसरे पाउल से तैने मस्तक देवन स्वत भगवंता समर्पित के लिए खरा पुरुषार्थ है नारदा तुझ्या अत्यंत प्रेमभावामुळे प्रसन्न होऊन हंसाच्या रूपाने भगवंतानी तुला योग ज्ञान आणि आत्मतवाला प्रकाशित करणाऱ्या भगवत धर्माचा उपदेश केला भगवंतांच्या शरणागत भक्तांनाच हा सुलभतेने प्राप्त होतो तेच भगवंत स्वयंभू आदी मनवंतरात मनुच्या रूपाने अवतार घेऊन मनुवंशाचे संरक्षण करीत आपल्या सुदर्शन तेजाप्रमाणे दाही दिशांना विनासायास निष्कंटक असे राज्य करतात तिन्ही लोकांच्या वर असणाऱ्या सत्य लोकांपर्यंत त्यांच्या चरित्राची उज्ज्वल कीर्ती पसरते आणि त्याच रूपात ते वेळोवेळी पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचे दमनही करतात स्वतःच्या नावाने धन्य झालेले धन्वंतरी आपल्या केवळ नावानेच मोठमोठ्या रोग्यांच्या रोगांना ताबडतोब नष्ट करतात त्यांनी देवतांना अमृत पाजून अमर केले आणि दैत्यानी हरण केलेला यज्ञभाग देवांना पुन्हा मिळवून दिला त्यांनीच अवतार घेऊन या जगात आयुर्वेद प्रकट केला जेव्हा जगात ब्रह्मणद्रोही आर्यांच्या मर्यादांचे उल्लंघन करणारे व त्यामुळे नरक यातना भगू इच्छिणारे क्षत्रिय आपल्या नाशालाच दैववशात कारणीभूत झाले आणि पृथ्वीवर जणू काटेच बनून राहिले तेव्हा भगवंतांनी महापराक्रमी परशुरामाच्या रूपात अवतीर्ण होऊन आपल्या तीक्ष्णधारेच्या परशूने एकवीस वेळा त्यांचा संहार केला मायापती भगवंत आमच्यावर कृपा करण्यासाठी भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण या आपल्या कलांसहित श्रीरामांच्या रूपाने इक्ष्वाकु वंशात अवतीर्ण झाले या अवतारात आपल्या पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी ते पत्नी आणि बंधू यासह वनवासात गेले त्याच त्यांच्याशी शत्रुत्व पत्करून रावण त्यांच्या हातून मृत्युमुखी पडला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 इत्यादी जीव पोलू लगले भयाने थरथर का अपना समुद्राने वाट करून दिली। जेवा रावणा कठिन छाती टक्कर दिलाने इंद्राचे वाहन ऐरावत चक्का चूर हो ससर दिशा ही पांधर शुभ्र होती विजयी रावण गर्वाने फुगुन जाव हसू लगे आपल्या पत्नीला पळवणाऱ्या त्या रावणाचा तो उद्दामपणा भगवान श्रीराम धनुष्याच्या टणत्कारानेच प्राणांसह तत्काळ नाहीसा करतील दैत्यांच्या झुंडीनी त्रस्त झालेल्या पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी कृष्णवर्ण भगवान गौरववर्ण बलरामासह अवतार ग्रहण करतील ते आपला महिमा प्रगट करणाऱ्या करणाऱ्या अद्भुत लीला करतील त्या लीला लोकांना बिलकुल समजू शकणार नाहीत बालपणातच पुतचे प्राण हरण करणे तीन महिन्याच्या वयात पायाने भला मोठा छकडा उलटून टाकणे आणि गुडघ्यावर रांगता रांगता आकाशाला भिडलेल्या यमलार्जुन वृक्षांमध्ये जाऊन त्यांना उखडून टाकणे अशी कर्मे भगवंतांशिवाय अन्य कोणीही करू शकणार नाही जेव्हा कालिया नागाच्या विषाने दूषित झालेले यमुनेचे पाणी पिऊन वासरे आणि गोप मरतील तेव्हा आपल्या अमृतमय कृपादृष्टीनेच ते त्यांना जिवंत करतील आणि यमुनेचे पाणी शुद्ध करण्यासाठी त्या जलात विहार करतील आणि शक्तीने जीभ हलवणाऱ्या कालिया नागाला तेथून हुसकूर लावतील त्याच दिवशी रात्री जेव्हा सर्व लोक तेथेच यमुना तटावर निद्रिस्त होतील आणि दावाग्नी भडकल्याने सर्व मुंजवन चारी बाजूनी जळू लागेल तेव्हा बलरामासह त्या प्राण संकटात सापडलेल्या वज्रवासियांना त्यांचे डोळे बंद करायला लावून ते त्यांना गोकुळात नेतील ही त्यांची लिला तर अलौकिकच असेल कारण त्यांची शक्ती अचिंत्य आहे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 जेव्हा गोप बालकांना पहाडाच्या गुहेत बंद करून ठेवील तेव्हा ते त्यांना तेथून वाचवतील दिवसभर कामधंद्यात व्यग्र असणाऱ्या आणि अत्यंत थकून भागून रात्री झोपी जाणाऱ्या गोकुळातील लोकांना ते आपल्या परमधामाला घेऊन जातील हे निष्पाप नारदा जेव्हा श्रीकृष्णांच्या सल्ल्यावरून गोप इंद्रासाठीचा यज्ञ बंद करतील तेव्हा इंद्र वज्रभूमी बुडवण्यासाठी चारी बाजूनी मुसळधार पाऊस पाडण्यास सुरुवात करतील त्यावेळी गोपांचे आणि त्यांच्या पश्चे रक्षण करण्यासाठी सात वर्षाचे कृपाळू भगवंत सात दिवसांपर्यंत गोवर्धन पर्वत एकाच हाताने पावसाळी छत्री धरल्याप्रमाणे लिलेने धारण करतील वृंदावनात विहार करताना रात्रीच्या वेळी राज करण्याच्या इच्छेने जेव्हा चंद्रांचे टिपूर चांदणे सगळीकडे पसरले असेल तेव्हा हो ते आपल्या बासरीवर मधुर संगीताची दीर्घ ताण घेतील ही ताण ऐकून गोपींचे कुबेऱ्याचे मस्तक उडवतील आणखी ही पुष्कळ प्रलंबासूर धेनुकासूर बकासूर केशी अरिष्टासुर इत्यादी दैत्य चाणुरादी पहिलवान कुवलया पीड नावाचा हत्ती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 आणि अर्जुन आदी नावांच्या आडून भगवंतांच्याकडून मारले जाऊन त्यांच्याच धामाला जातील काळाच्या ओघात लोकांची ग्रहण शक्ती कमी होत जाते आयुष्यही कमी होऊ लागते त्यावेळी भगवंत असे पाहतात की आता हे लोक माझे तत्व सांगणारी वेदवाणी समजण्यास असमर्थ आहेत तेव्हा प्रत्येक कल्पामध्ये सप्तवतीच्या ठिकाणी व्यासांच्या रूपाने प्रकट होऊन ते वेदरूपी वृक्षाचे विभिन्न शाखांमध्ये विभाजन करतील देवांचे शैत्रू दैत्य सुद्धा वेदमार्गाचा आश्रय घेऊन मयदानवाने निर्माण केलेल्या अदृश्य वेग असलेल्या नगरात राहून लोकांचा सत्यानाश करू लागतील तेव्हा भगवंत लोकांच्या बुद्धीमध्ये मोह आणि अत्यंत लोभ उत्पन्न करणारा वेष धारण करून बुद्धाच्या रूपाने पुष्कळशा उपधर्मांचा उपदेश करतील कलयुगाच्या शेवटी जेव्हा सत्पुरुषांच्या घरी सुद्धा भगवंतांचे कथाकर्तन होणार नाही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे नास्तिक आणि शूद्र राजे होतील एवढेच काय पण ऐकू येणार नाही तेव्हा कलियुगाला शासन करण्यासाठी भगवंत कलकीय अवतार ग्रहण करतील जेव्हा विश्वरचनेची वेळ आलेली असते तेव्हा तप नऊ प्रजापती मरीची आदी ऋषी आणि मी अशा रूपात जेव्हा सृष्टीरक्षणाची वेळ आलेली असते तेव्हा धर्म विष्णू मनु देवता आणि राजांच्या रूपात आणि सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी अधर्म रुद्र आणि क्रोधवश नावाचे साप तसेच दैत्य आदींच्या रूपात सर्वशक्तिमान शक्तिमान भगवंतांच्या या विभूती मायेने प्रकट होतात पृथ्वीवरील एकेक -एक धूलीकड मोजू शकणाराही कोणता विद्वान भगवंतांच्या शक्तींची गणना करू शकेल जेव्हा भगवंत त्रिविक्रमा अवतार घेऊन त्रैलोक्य पादाक्रांत करीत होते त्यावेळी त्यांच्या पावलांच्या अफाट वेगामुळे प्रकृतीरूप अंतिम आवरणापासून ते सत्यलोकापर्यंत सर्व ब्रह्मांड थरथर कापू लागले होते तेव्हा त्यांनीच आपल्या शक्तीने त्याला स्थिर केले समस्त सृष्टीची रचना आणि संहार करणारी माया त्यांची शक्ती आहे अशा अनंत आश्रय स्वरूपाला तुझे ज्येष्ठ बंधु सनकादी कही जाह मग इतर को आदिदेव भगवान शेष सहस्रमुखानी गुणा से गायन करीत है परंतु अजुन ही पार लगेगा जो निष्कपट भावे सर्वस्वी चरण आश्रय घर के अनंत भगवान स्वतः दया करा असे भक्तच त्यांची दुस्तर माया तरुण जातात आणि अशा भक्तांचीच कोल्ह्या कुत्र्यांचे भक्ष असलेल्या देहाविषयी शंकर दैत्य कुलभूषण प्रल्हाद शतरूपा मनु मनुपुत्र प्राचीनवरही ऋभू आणि ध्रुव हे जाणतात यांच्याशिवाय इक्ष्वाकू पुरुरवा मुचकुंद जनक गाधी रघु अंबरिश सगर गय ययाती, मानधाता अलर्क शतधनवा अनु रातीदेव भीष्म बली अमूर्तरय दिलीप सौभरि उत्तंक, शिबी, देवल, पिपलाद सारस्वत उद्धव पराशर भूरिशेण, विभीषण हनुमान शुकदेव अर्जुन आर्टिशेण विदुर श्रुतदेव इदिमहात्त्मे सुद्धा जाणतात जानना भगवंतांच्या प्रेमी भक्तांसारखा स्वभाव बनविण्याचे शिक्षण मिळालेले असते ते स्त्रिया शूद्र हूण भेल्ल आणि पापांमुळे पशुपक्षी आदी योनीत जन्मलेले सुद्धा भगवंतांच्या मायेचे स्वरूप जाणतात आणि या संसारसागरातून कायमचे तरुण जातात तर जे लोक वेदभित सदाचाराचे पालन करतात त्यांच्याबद्दल काय सांगावे परमात्म्याचे वास्तविक स्वरूप हे एक रस शांत भयरहित तसेच केवळ ज्ञानस्वरूप आहे त्यांच्यामध्ये मायेचा मल नाही की त्यांनी केलेल्या रचनेत काही विषमता नाही सत आणि असत दोन्हीच्या पलीकडे ते आहे कोणतेही वैदिक आणि लौकिक शब्द त्यांचे वर्णन करू शकत नाहीत अनेक कर्मांच्या साधनांद्वारा मिळणारे फळही त्यांच्यापर्यंत पोहचत नाही एवडे का स्वतः मैं नूर उ परम पुरुष भगवंतामपद महत्मेहित आनंद स्वरूप ब्रह्मा साक्षात्कार कर संयमशील पुरुष अपने मनाला एकाग्र कर स्थिर होता इंद्र जसा स्वतः मेघरूप वीर खोदनेकर जवर बात नहीं त्याचप्रमाणे भक्त भेद दूर करणाऱ्या ज्ञान साधना लोटतात सर्व कर्मांचे फळही भगवंत देतात कारण मनुष्य आपल्या स्वभावानुसार जे शुभकर्म करतो ते त्यांच्याच प्रेरणेने केलेले असते या शरीरात राहणारी पंचमहाभूते वेगळी होऊन शरीर नष्ट झाल्यावरही त्या शरीरात राहणारा अजन्मा पुरुष आकाशाप्रमाणे नाहीसा होत नाही पुत्रा नारदा केवल संकल्प ने विश्वाची रचना करना षडश्वरी संपन्न श्रीहरी ऐसी वर्णन संक्षेपाने <coughs> जो का अभाव है तो भगवंतापस स्वतंत्र असे नहीं असुन ही अलिप्त ही है भगवंता मे संग भागवत भगवंता विभूति से संक्षेपाने वर्णन तू यार कर जेणेकरून सर्वांचा आश्रय आणि सर्वस्वरूप भगवान श्रीहरींच्या ठिकाणी लोकांची भक्ती निर्माण होईल अशा प्रकारे याचे वर्णन करा जो मनुष्य भगवंतांची अचिंत्य शक्ती असलेला मायेचे वर्णन करतो किंवा दुसऱ्याने केलेल्या वर्णनाला पुष्टी देतो अथवा श्रद्धेने नित्त श्रवण करतो त्याचे चित्त मायेने कधी मोहित होत नाही मा वर्णयुश ईश्वर सेमोद शुण्वतः श्रद्धे निमुह्यीमदभागवते महापुराणे पारमंसा संहिताया द्वितयस्क ब्रह्म नारद संवाद सप्तमोध्याय श्रीकृष्णस्त